वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग अडुसष्टावा भयंकर राक्षसाने त्याला भूमीवर पाडलेले पाहून राम स्नेह संपन्न लक्ष्मणाला म्हणाला माझ्या हितासाठी झटणाऱ्या या पक्षाला राक्षसाने युद्धात माते माझ्याकरता हा प्राणांचा त्याग करीत आहे लक्ष्मणा याच्या शरीरात आता केवळ धुगधुगी राहिलीये याचा स्वर ओढला गेलाय के आणि केविरवाणीपणे वर पाहत आहे जटायो पुन्हा तू शब्द उच्चारू शकत असील तर तुझे कल्याण असो सीतेविषयी आणि तुझ्या हत्येविषयी सांग रावणाने का म्हणून माझी धर्मपत्नी हरण केली त्याचा मी काय अपराध केला होता की त्याने माझी प्रिया पळवून न्यावी तिथे चंद्रासारखे मनोहरमुख कसे झाले होते आणि पक्षीराजा त्यावेळी सीतेने कोणते शब्द उच्चारले होते तो राक्षस काय शक्तीचा कशा रूपाचा काय काय करणार आहे त्याचे राहण्याचे ठिकाण कुठे आहे हे बापा मी विचारित आहे मला सांग त्या धर्मात्म्याने अनाथाप्रमाणे विलाप करणाऱ्या रामाकडे वर तोंड करून पाहिले आणि अडखळत्या वाणीने तो त्याला म्हणाला तिला दुरात्म्या राक्षसांचा राजा रावणाने पळवून नेले त्याने खूप ढगाळ वातावरण केले मी जमून गेलो होतो तेव्हा त्या राक्षसाने बापा माझे पंख तोडले आणि वैदेही सीतेला घेऊन तो दक्षिणेकडे तोंड करून गेला रामा माझे प्राण आता घुटमळत आहेत नजर फिरली आहे वाळ्याची बनवलेले टोके असलेले सुवर्ण वृक्ष मला दिसू लागले आहेत ज्या मुहूर्तावर रावण सीतेला घेऊन गेला त्या मुहूर्ताला असेल त्याच्या नाव आहे विंदव काकूसा तो जागा झाला नाही गळ गिळून मासा जसा चटकन मारतो तसा तो, तो म्हणणार आहे तू जनककन्याविषयी दुःख करू नकोस त्याला म्हणजे रावणाला रणात मारून तू लवकरच वैदहीशी रमशील भानावर असलेला गुरुद्र रामाशी बोलत असताना तो मरणोन्मुख झाला आणि त्याच्या तोंडातून मांस आणि रक्त बाहेर पडले विश्रवाचा पुत्र आणि वैश्रव कुबेराचा भाऊ एवढे उच्चारून त्या पक्षीराजाने आपले दुर्लभ प्राण सोडले राम हात जोडून त्याला सांग सांग असे म्हणत असताना गृद्राचे प्राण शरीर सोडून आकाशाकडे गेले त्याचे डोके भूमीवर टेकले पाय पसरले आणि आपले शरीर टाकून तो धरणीवर पडला त्या पर्वतप्रायकडे पाहून राम अतिशय दुःखाने होऊन लक्ष्मणाला म्हणाला राक्षसांच्या पुष्कळ वर्षे सुखाने वास करणाऱ्या या पक्षाने या दंडकारण्यात टाकला ज्याच्या वयाला कितीतरी वर्षे झाली फार पूर्वीच्या काळी जो जन्माला आला तो हा आज येथे पडलाय काळाची गती रोखणे कठीण हेच खरेल लक्ष्मणा हा माझ्यावर उपकार करणारा घृद्र बलिष्ठ रावणाने सीतेचे रक्षण करीत असताना मारला वाढ वडिलांचे चालत आलेले महान घृद्र राज्य टाकून माझा करता या पक्षी राजाने आपले प्राण वेचले लक्ष्मणा धर्माचरणी शूर ज्यांचा आसरा घ्यावा असे सज्जन सर्वत्र अगदी मनुष्य योनीत सुद्धा आढळतात परंतपा या घृद्राचा माझ्यासाठी नाश झाला मला जितके दुःख होते तितके सीतेचे हरण झाल्याचेही होत नाही महायशस्वी श्रीमान राजा दशरथ जसा मला पूजनीय आणि आदरणीय तसाच हा पक्षी राज लक्ष्मणा लाकडे घेऊन ये मी घासून अग्निचित माझ्या करता जो मृत्यू पावला त्या गृद्र राजा मी अग्नी देऊ इच्छितो पक्षी समाजाच्या राजाला मी चितेवर ठेवी भयंकर राक्षसाने याचा वध केला लक्ष्मणा याला मी अग्नी देऊ इच्छितो जी गती नित्य यज्ञ करणाऱ्यांची जी गती अहिताज्ञांची जी गती युद्धातून परत न फिरणाऱ्या योद्ध्यांची जी भूमी दान करणाऱ्यांची त्या गतीला हे महासत्व घृद्र राजा माझा अनुज्ञेने जा मी तुझे उत्तर संस्कार केले आहेत उत्तम लोकाप्रत तुझा असे म्हणून पेटवलेल्या पक्षी राजाला ठेवून धर्मात्म्य रामाने आपल्या आपताप्रमाणे दुःखी होऊन त्याला अग्नी दिला मग राम लक्ष्मणासह वनात गेला आणि त्या वीरवानाने मोठे मोठे लठ्ठ हरिण मारून आणून त्या पक्षाकरता पसरले त्या हरिणांचे मांस काढून त्याचे पिंड भरून महायशस्वी रामाने रम्य हिरव्या गवतावर ठेवून पक्षाला दिले व्हावे व्हावी म्हणून त्याने मग गोदावरी नदीवर जाऊन त्या उभय त्या राजाचे उदक क्रिया केली शास्त्रोक्त विधीने त्या दोघांनी स्नान करून त्या गृद्र राजाची उदक क्रिया केली तो गृद्र राज यश वाढवणारे अत्यंत कठीण कर्म करीत असताना रणात मारला गेला तेव्हा महर्षीला योग्य रीतीने त्याचे संस्कार केल्यावर तो आपल्या शुभ पुण्यगतीला गेला उदक दिल्यानंतर त्या पक्षीश्रेष्ठाच्या ठिकाणी त्या दोघांनी आपले मन एकाग्र केले आणि मग सीतेच्या प्राप्तीकडे मन लावते दोघे देवश्रेष्ठ इंद्र आणि विष्णूप्रमाणे वनात प्रवेश करून पुढे चालू लागले अरण्यकांडाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त